ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने गुणद्वश व्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य भगवान श्रीकृष्ण म्हणतात भक्ती ज्ञान आणि कर्म हे माझ्या प्राप्तीचे तीन मार्ग आहेत ते सोडून चंचल इंद्रियांच्याद्वारे जे क्षुद्र भोग भोगित राहतात ते वारंवार जन्म मृत्युरूप संसाराच्या चक्रात फिरत राहतात आपआपल्या अधिकारानुसार धर्माच्या ठिकाणी दृढ निष्ठा ठेवणे याला गुण म्हटले आहे आणि याविरुद्ध वागणे हाच दोष आहे गुण आणि दोष यांच्या स्वरूपाविषयी हाच निषेध आहे सर्व वस्तू सारख्याच असल्या तरी पदार्थांचे गुणदोष शुभ अशुभ किंवा शुभ अशुद्ध हे भेद पदार्थ योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्यासाठी केलेले असतात हे उद्धवा धर्मानुसार कर्मे करणाऱ्यांच्या धर्मासाठी व्यवहारासाठी आणि शरीरनिर्वाहासाठी मी हा आचार सांगितला आहे पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूतेच ब्रह्मदेवापासून स्थावरांपर्यंत सर्व प्राण्यांच्या शरीरांना मूळ कारण आहेत अशा तऱ्हेने सर्व स्थावर जंगम शरीरांच्या दृष्टीने समान आहेत आणि सर्वांचा आत्मा सुद्धा एकच आहे हे उद्धवा सर्वांचे देह समान असले तरी वेदाने त्यांची नावे आणि रूपे वेगवेगळी सांगितली आहेत कारण त्यांनी त्या नाम रूपानुसार आचरण करून आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीला आळा घालून चारही पुरुषार्थांची सिद्धी करून घ्यावी म्हणून हे श्रेष्ठ उद्धवा देश काल इत्यादीबद्दल आणि पदार्थांच्या बद्दल जे गुणदोषांचे विधान सांगितले गेले आहे ते कर्म नियमित रूपाने व्हावे म्हणून ज्या देशात काळीवीट नसतील आणि ज्या ठिकाणचे लोक साधूसंतांचे भक्त नसतील तो देश अपवित्र होय काळीवीट असले तरी जेथे संत पुरुष राहतात तेवढाच भाग सोडून अंग वंग कलिंग इत्यादी देश अपवित्र होत तसेच असंस्कृत लोक राहत असलेला किंवा रेताड प्रदेशही अपवित्रच होय जेव्हा कर्म करण्यास योग्य अशी सामग्री मिळून कर्मही होऊ शकेल ती वेळ चांगली समजावी आणि ज्यावेळी सामग्री न मिळाल्याने किंवा अन्य कारणाने कर्म होऊ शकत नाही तो काळ वाईट होईल शुद्धी किंवा अशुद्धी द्रव्य वचन संस्कार कमीपणा यामुळे असे दोष उत्पन्न होतात त्यांचा ठिकाणा अवस्था पाहून विचार केला जातो धान्य लाकूड हाडे सूत रस सोने पारा इत्यादी तेजस्वी पदार्थ चांबडे घडा इत्यादी मातीच्या बनवलेल्या वस्तू वेळेनुसार आपोआप हवा लागल्याने आगी जाये मी घुतने शुद्ध होता पदार्थां कहीं अनेक पदार्थी कधी एक्सुद्ध शुद्धि होते जर एखाद वस्तुला एखाद अशुद्ध पदार्थ चिकटला ज्या कृति ने पदार्था वस क्या लेप जाए और ती वस्तु पूर्वी प्रमाण हो शुद्ध समझावी स्नान दान तपश्चरिया वय सामर्थ्य संस्कार कर्म आजे स्मरण के चित्ता की शुद्धि होती यद्वारा शुद्ध होवन ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश यांनी आपल्या विहित कर्मांचे आचरण करावे गुरु गुरुमुखाने ऐकून योग्य तरीने जाणून घेतल्याने मंत्राची आणि मला समर्पित केल्याने कर्माची शुद्धी होते बुद्धवा अशा रीतीने देश काल पदार्थ कर्ता मंत्र कर्म या सहा गोष्टी शुद्ध असल्यास धर्म आणि अशुद्ध असल्यास अधर्म होतो शास्त्रविधीनुसार गुणही दोष ठरतो आणि दोषही गुण ठरतो एकाच वस्तूविषयी हा गुणदोषांचा नियम पाहिला तर लक्षात येते की गुणदोष वास्तविक नुरापनासारखे कर्म पापजनक पतिता पाठक नहीं यीसंघ हाथ दोषा तरी ग्रहस्था तो आवश्यक गुण है जे जमीनी पड़ते ज्यादा पदार्थापस मनुष्या के चित्त निवृत्त होते वस्तु बंधना हो निवृत्तिरूप धर्मच मनसाठ परमकल्याण साधन है कारण हा शोक मोह और भय नहीं करना है विषयांवर गुणांचा आरोप करण्याने त्या विषयाबद्दल माणसाला आसक्ती उत्पन्न होते आसक्ती वाटल्याने ती मिळवण्याची इच्छा निर्माण होते आणि मग त्या कामनापूर्तीमध्ये बाधा निर्माण झाल्यास लोकांमध्ये कलह होऊ लागतो कलहामुळे सहन होणार नाही एवढा क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे बुद्धीवर अज्ञानाचे आवरण पसरते या अज्ञानामुळे मनुष्याची कार्याकार्याचा निर्णय करणारी चेतनाशक्ती ताबडतोब लुप्त होते हे साधू चेतनाशक्ती लुप्त झाल्याने मनुष्य असून नसल्यासारखा होतो एखाद्या मोर्छा आलेल्या किंवा मेलेल्याप्रमाणे त्याची अवस्था होती अशा स्थितीत तो स्वार्थाला पूर्णपणे मुक्तो विषयांचे चिंतन करता करता तो स्वतःला ओळखत नाही की दुसऱ्याला त्याचे जीवन वृक्षाप्रमाणे ज्ञानशून्य होते लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याच्या शरीरात श्वास चालू असतो इतकेच लहान मुलाला औषध आवडावे म्हणून त्याला प्रलोभन दाखवावे त्याचप्रमाणे वेदामध्ये सांगितलेली फलश्रुती वास्तविक कल्याणकारक नसली तरी मोक्षाविषयी रुची निर्माण करण्यासाठी असते मनुष्याची मने जन्मतःच स्वतःचे अकल्याण करणाऱ्या विषयी इंद्रिय आणि आपतेष्टांमध्ये आसक्त असतात आपले परमकल्याण न जाणणाऱ्या व देवाधी योनिरूप पापमार्गात भटकणाऱ्या किंबहुना अंकी पापे करून वृक्षपाशानाधी योनित जाणाऱ्या माणसांना हितचिंतक वेद त्याच विषयात कसा प्रवृत्त करील बरे काही अज्ञानी लोक वेदांचा हा अभिप्राय समजून न घेता वरवर गोड वाटणाऱ्या फलश्रुतीला भोलतात परंतु वेदांचे रहस्य जाणणारे मात्र असे सांगत नाहीत विषयांची इच्छा करणारे ही नदीन लोभी पुरुष स्वर्ग इत्यादी फुलांनाच फळे समजतात अग्नीच्या द्वारा सिद्ध होणाऱ्या यज्ञ इत्यादी कर्मांना भुलतात त्यामुळे त्यांना शेवटी देवलोक पितृलोक इत्यादींचीच प्राप्ती होती त्यांना आत्मस्वरूपाची कधीच ओळख होत नाही कर्माची प्रशंसा करून त्या योगी इंद्रियांना तृप्त करणारी लोक ज्या परमात्म्यापासून हे विश्व उत्पन्न झाले आहे त्या हृदयातच विराजमान असणारे आम्हाला पाहत नाहीत जशी आंधळांना जवळचेही दिसत नाही हिंसेची आवड असेल तर फक्त यज्ञासाठीच हिंसा करा असे सांगून स्वाभाविक हिंसक प्रवृत्तीला जो मी वेदवाणीच्या द्वारा आळा घातला आहे ते माझे मत लक्षात न घेऊन विषयी लोलूप दुष्ट लोक हिंसेच्या खेळात पशूंना मारतात आणि त्यांच्या योगाने देव पितर आणि भूतपतींना उद्देशून यज्ञ करतात स्वर्ग इत्यादी लोक स्वप्नासारखे नाशवंत आहेत परंतु त्यांची वर्णने कानाला गोड वाटतात त्यामुळे तेथील भोगांची आशा मनामध्ये बाळगून त्यासाठी मनसे आपल्या जवळील धन खर्च करून टाकतात व्यापारी जसा अधिक नफ्याच्या आशेनी समुद्र प्रवासासारखी सहाशे करून आपले मूळ भांडवल सुद्धा गमावून बसतो सत्व रजतमगुणी लोक त्याच गुणांच्या इंद्रादी देवतांची उपासना करतात परंतु तशी माझी उपासना करीत नाहीत ते अशी कल्पना करतात की आम्ही या लोक यज्ञांच्या द्वारा देवतांची एजन करून स्वर्गामध्ये जाऊ आणि तिथे दिव्य पदार्थांचा भोग घेऊ त्यानंतर जेव्हा पुन्हा आम्हाला जन्म मिळेल तेव्हा आम्ही मोठ्या कुलीन श्रीमंत परिवारात जन्म घेऊ अशा प्रकारे भुलवणाऱ्या वेदवाणींनी त्यांचे चित्त मोहित होते अशा घमेंडखोर अहंकारी लोकांना माझ्याविषयी काहीच आवडत नाही उद्धवा कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी तीन कांडे असणारे वेद ब्रह्म आणि आत्मा यांची एकताच सांगतात परंतु ऋषी हा विषयी अप्रत्यक्षपणे सांगतात आणि तसे सांगणेच मलाही आवडते वेदांना शब्द ब्रह्म म्हणतात त्यांचे रहस्य समजणे अतिशय कठीण आहे ते परापशच्या आणि मध्यमावाणीच्या रूपात प्राण मन आणि इंद्रिय मन आहे ते समुद्राप्रमाणे असून त्याचा अतिशय अवघड आहे अनंत शक्ती संपन्न सर्व स्वरूप अशा वेदवाणी कमळाच्या देठामध्ये जसा हा तंतू असतो त्याप्रमाणे ही वेदवाणी प्राण्यांच्या अंतकरणामध्ये अनाहास नादाच्या रूपाने दिसून येते कोळी कीटक हृदयात उत्पन्न होणारे तंतू आपल्या तोंडातून बाहेर करतो त्याप्रमाणे अमृतमय वेदमय प्रभु प्राणाच्या उपाधिनी नादवान होऊन मनाला निमित्त करून हृदय आकाशातून ओंकारापासून हजारो प्रकारची वैखरी वाणी प्रकट करतो ती वाणी स्पर्श म्हणजे क पासून म पर्यंतची व्यंजने स्वर अ पासून अ पर्यंत उष्म म्हणजे श श आणि ह आणि अंथस्थ म्हणजे य र ल या वर्णांनी विभूषित झालेली आहे त्यामध्ये उत्तरोत्तर चार चार वर्णा वाले छंद कठिन प्रलयकाली स्वतः मध्य विलीन करते छंद प्रमाण गायत्री उष्णीक अनुष्टुप बृहति पंक्ति त्रिष्टूप जगती अति छंद अत्यष्टी अतिजगति विराट ती वेदवाणी कर्मकंड कशाच विधान सामती उपासनाकंड देवत वर्णन करते आणि ज्ञानकांडामध्ये कशा कशाचा अनुवाद करून कोणाकोणाचा निषेध करते याचे रश्य माझ्याशिवाय अन्य कोणीही जाणत नाही वेद कर्मकांडामध्ये यज्ञ रूपाने माझेच विधान करतात उपासनाकांडात मलाच देवता म्हणतात ज्ञानकांडात माझ्याशिवाय अन्य वस्तूंचे वर्णन करून नेती नेती या वाक्यांच्याद्वारे अन्य सर्व वस्तूंचा निषेधही करतात सर्व वेदांचा अर्थ एवढाच आहे अशा प्रकारे वेद माझ्यामध्येच भेद निर्माण करून ही सगळी माया आहे असे म्हणून शेवटी भेदाचा निषेध करून वेद प्रसन्न होतात या ठिकाणी एकविसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू